पुस्तक आत्मकथा पंडित जवाहरलाल नेहरू लेखक पंडित जवाहरलाल नेहरू वाचक विद्यापाटील प्रकरण छप्पन्नावे जातीनिष्ठा आणि परागती माझ्या बहिणीचा विवाह झाला त्याच सुमाराला विठ्ठलभाई पटेल युरोपमध्ये निधन पावण्याची बातमी येऊन पोहोचली बरेच दिवस ते दुखनाईत होते आजारी पडल्यामुळेच त्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात आली होती त्यांच्या निधनाची बातमीपासून मला अतिशय खेद झाला लढाईच्या आईन प्रसंगी मृत्यू आमचे कसलेले पुढारी एका मागून एक ओढून नेत आहे अशा निराशेच्या विचाराने मन व्याप्त होऊन गेले विठ्ठलभाईंवर स्तुतीचा वर्षाव झाला परंतु बहुतेक ठिकाणी त्यांचे कायदेमंडळातील कर्तृत्व व मध्यवर्ती कायदेमंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी मिळवलेले यश यावर भर देण्यात येत होता गोष्टी सत्यच होत्या परंतु त्यांचा जाग जागी होत असलेला पाहून मला थोडी चिड्यास आली हिंदुस्थानात कायदेमंडळात चमकतील व कायदेमंडळाच्या अध्यक्षस्थानी बसून उत्कृष्ट कामगिरी बजावतील असे लोक थोडे का सापडले असते असली कामे करता यावी एवढ्याच करता तर आम्हाला कायदा पडविण्यात आलेला आहे केवळ कसलेल्या कायदेपंडितांपेक्षा विठ्ठलबाईंची योग्यता फार मोठी होती स्वातंत्र्य युद्धातील ते एक दुर्दमनीय आणि महान असे झुंजार होते मी नोव्हेंबरमध्ये बनारसला गेलो असता हिंदू विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना उपदेश करावा म्हणून मला पाचरथ करण्यात आले या आमंत्रणाचा मी मोठ्या आनंदाने स्वीकार केला व पंडित मदन मोहन मालवीय यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थ्यांच्या प्रचंड श्रोत्रू समुदायापुढे माझे भाषण भाशन झाले भाषणात मी जातीनिष्ठेवर कडक टीका केली आणि विशेष करून हिंदू महासभेच्या कार्याचा मी निषेध केला अर्थात अशी टीका करण्याच्या उद्देशाने मी व्याख्यानाला उभा राहिलो नव्हतो सर्वतरेच्या जातीनिष्ठ गटांच्या प्रगतीविरोधी प्रयत्नांविषयीची चीड माझ्या मनात साठत आली होती ती बोलण्याच्या भरात प्रकट झाली इतकेच हिंदू समाजापुढे मुसलमान जातीनिष्ठांवर टीका करण्यात काही हशील नसल्यामुळे मी जाणून बुजून हिंदू जातीनिष्ठांच्याच परागतिवृत्तीची हजरी घेतली ज्या संस्थेची मालवीय जी हे स्वतः आधारस्तंभ आहेत त्या संस्थेवर त्यांच्याच अध्यक्षतेखाली टीका करणे हे शिष्टाचाराला साजसे वर्तन नव्हे तथापि हिंदू महासभाल नव्या शक्तींनी त्यांना जवळजवळ हुसकून लावल्याचा देखावा दिसत असल्यामुळे आपल्याकडून अतिप्रसंग होत आहे हा विचार माझ्या डोक्यात आला नाही हिंदू महासभेची धुरा त्यांच्या खांद्यावर असे तोपर्यंत महासभा राजकीयदृष्ट्या परागतिक बनली नव्हती तथापि हिंदू महासभेची परागतिक वृत्ती अलीकडे स्पष्ट होत चालली असून त्यात मालवीयजी केव्हाही सामील असणे शक्य नाही त्यांना ही, ही वृत्ती मान्य नसणार हे मी जाणून होतो ते काहीही असले तरी त्यांच्या आमंत्रणाचा फायदा घेऊन त्यांना पेचाद पाडतील अशी विधानी करणे गैरसह हो। मला माझ्या आचरणाविषयी मागावून फार पश्चाताप झाला माझ्या हातून त्यावेळी आणखीही एक चूक अजमेरला हिंदू तरुणांच्या कोण्या एका संघटनेने पास केलेले म्हणून एक ठराव कोणीतरी आमच्याकडे पाठवला ठराव अत्यंत आक्षेपा असाच होता त्याचाही परामर्श मी माझ्या व्याख्यानात घेतला परंतु तसा ठराव कोणीही पास केला नाही असे मागाओ सिद्ध झाले आणि मी मात्र तोंड पडलो माझ्या बनारसच्या भाषणाचा त्रुटीत सारांश प्रसिद्ध झाल्याबरोबर प्रति टिकांचे काहोर उठले प्रति ठिकाणचा मला सराव झालेला असून देखील हिंदू महासभेच्या पुढाऱ्यांच्या टीकेचा आवेश पाहून मी जरा थक्कच झालो या टीका बहुतेक सर्व वैयक्तिक असत मुद्द्याला धरून अशा टीका क्वचितच होत होत्या त्यांचे त्यांनाच भान राहिले नाही आणि माझे मनने मांडण्याची मला लवकरच संधी मिळाली तुरुंगात असताना माझे मन त्या प्रश्नांविषयीच्या विचारांनी उलून आले होते पण सुरुवात कशी आणि कोठे करावी त्याचा निश्चय झाला नसल्यामुळे मी हात आखडता घेतला होता लेखणीतून अक्षरे निघाली किंबतमाशांचे मोहोळ उठणार हलच होते वैयक्तिक शिवीगाळीवर येऊन ठिकाणी असली भांडणी भांडत बसत नसत पण आता मला गत्यंतरच ओढल नव्हतं म्हणून हिंदू मुसलमान जातीवादावर मी एक तर्कशुद्ध असा लेख लिहिला आणि हि दोन्ही वाद जातीहिताची खरीखुरी दक्षता बाळगणारे नसून जातीहिताच्या जा नावाने राजकीय व सामाजिक प्रगतीच विरोधक बनलिआहेाखवून दिल जातिनिष्ठ बुडाऱ्यांच्या भाषणांची व जाहीर पत्रकांची बरिचशी कात्रणी मी तुरुंगात करून ठाली होती ती मला यावेळी उपयोगी पडली खरे बोलायचे म्हणजे माझ्यापाशी साधन सामग्री इतकी होती की वर्तमानपत्राच्या एका लेखात ती समाविष्ट कशी करावी हाच पेज मला पडला होता माझ्या या लेखाला हिंदी वृत्तपत्रांमध्ये खूपच प्रसिद्धी देण्यात आली पण लेखात हिंदू व मुसलमान जातीय पुढाऱ्यांवर शिस्त धरलेली असताही त्यापैकी कोणीच काही प्रत्युत्तर देईना अत्यंत कडक व वैचित्र्यपूर्ण शब्दात माझा निषेध करणारे हिंदू महासभेवाले त्यावेळी चुप बसले मुसलमानांच्या वतीने सर महम्मद इक्बाल यांनी मंडळाकार परिषदेसंबंधी माझ्या लेखात आलेली काही विधाने दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पण माझा मुद्दा खोडून काढण्याच्या प्रयत्नात ते पडले नाही। त्यांना उत्तर देतानाच राजकीय व जातीय प्रशांवर राज्यघटना परिषदेने निर्णय द्यावा असे मी सुचवले होते यानंतर जातीय प्रश्नावर मी आणखी एक दोन लेख लिहिले लेखांचे होत असलेले स्वागत व त्याहीपेक्षा विचारी लोकांच्या मनावर त्यांच्या योगाने होत असलेला परिणाम पाहून मला बराज धीराला जातीय प्रश्नांशी संलग्न झालिखा तीव्र भावनांची पिशाबचे मी हुंकारासरशी पळवून लावीन अशी अवास्तव कल्पना मी करून घेतली नव्हती माझी मनिषा एवढीच होती की हिंदुस्थान व इंग्लंडमधील अत्यंत प्रतिगामी अशा गटांशी जातीय पुढारी निगडीत झालेली असून राजकीय प्रगतीला व त्याहीपेक्षा सामाजिक प्रगतीला त्यांचा विरोध आहे हे सिद्ध कराव त्यांच्याकडून मांडण्यात येणाऱ्या मागण्यांचा जनतेशी काढी मात्र संबंध नाही समाजात वरिष्ठ जागे बसलेल्या मूळभर लोकांच्या हिताच्या दृष्टीने त्या मागण्यांची मांडणी केलेली असते। हा हल्ला असा पुढे चालू ठेवावा अशी माझी इच्छा होती पण इतक्या तुरुंगाची दारे बंद झाली हिंदू मुसलमानातील फुटीची कारणे शोधून काढण्याचा प्रयत्न न करता केवळ हिंदू मुसलमानांची एकी करा अशी पुन्हा पुन्हा विनंती करीत राहणे व्यर्थ आहे असे माझे मत होते पण हा मंत्र वारंवार जपला की एकी निर्माण होईल अशी काही लोकांची समजूत असावी अठराशे सत्तावन्न सालच्या बंडापासून आतापर्यंतचे इंग्रजांचे जातीविषयक धोरण अभ्यासून पाहण्यासारखे आहे। हिंदू मुसलमानांना एक दिलाने कोणतीही गोष्ट करता येऊ नये व परस्परात लाथाळी माजावी हाच त्या धोरणातील तात्पर्यार्थ आहा अठराशे नंतर हिंदूंपेक्षा मुसलमानांवरच इंग्रजांची अधिक करमी नजर होती मुसलमान हे अधिक तापट व लढाऊ असून गतवैभवाच्या स्मृती त्यांच्या अंतकरणात जागृत असल्याकारणाने मुसलमानांपासून आपल्याला अधिक धोका आहे असं सरकारला वाटतं नव्या शिक्षणक्रमापासून मुसलमान अलिप्त राहिले व सरकार दरबारी त्यांना जागाई फार थोड्या मिळाल्या तोंडी इंग्रजी भाषा आणि हाती लेखणी घेऊन खडेगाशी पत्करण्याची तत्परता हिंदूंनीच अधिक दाखवली होती राष्ट्रवादाचे नवे अंकुर फुटू लागले ते वरून खाली असे वाढत होते इंग्लिश भाषा जाणाऱ्या वरिष्ठ वर्गात त्याचे मी प्रथम रुजले या वर्गात अर्थात हिंदूंचाच भरणा होता कारण शैक्षणिक बाबतीत मुसलमान कोटच्या कोटे मागे राहिले होते या राष्ट्रवादाची पहिली बालभाषा अगदी बोबडी आणि अजिजीची असली तरी ती देखील सरकारला मानवली नाही आणि मुसलमानांना जवळ करून त्यांना तो राष्ट्रवादाचा संपर्क लागू द्यावायचा नाही असा सरकारने बेग केला मुसलमान राष्ट्रवादाकडे येतील तर मध्य शिक्षण भावाचा फार मोठा अडथळा होताच पण तो फार वेळा टिकून राहण्याचा संभव नसल्याकारणाने ब्रिटिशांनी दूरदर्शीपणाने आधीपासूनच तयारी ठेवली आणि या कामीसर सैयद अहमद खान नावाच्या विख्यात ग्रस्तांचे त्यांना बहुमोल सहाय्य झाले आपली जात शिक्षणात मागासलेली आहे ही गोष्ट सर सय्यद यांच्या जीवाला लागून राहिली होती ब्रिटिशांच्या दरबारी आपल्याला वजन नाही आश्रय नाही या गोष्टीचेही त्यांना वाईट वाटत होते त्यांच्या इतर समकालीनांप्रमाणे त्यांनाही ब्रिटिशांविषयी अत्यंत आदरवाव होता युरोपची सफर करून आल्यावर त्यांच्या मनावर फार विलक्षण परिणाम घडून आला त्यावेळी म्हणजे एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धात विशेषतः पश्चिम युरोत्तर संस्कृतीच्या शिखरावर आरोळ झालेले होते सर्व जगाचे ते स्वामी बनले होते आणि ज्या गुणांमुळे त्याला हे वैभव प्राप्त झाले ते गुण त्यावेळी प्रत्यक्ष आचारात दिसूनही येत उदारमतवादाची कमान चढत होती एका विशाल भवितव्याची रचना आपण करीत आहोत अशा श्रद्धेने सर्व व्यवहार चालत हा देखावा पाहून तेथे गेलेले हिंदी लोक मंत्रमुग्ध झाले तर त्यात काय नवल प्रथम बरेचसे हिंदू लोक तिकडे गेले व परत आल्यावर युरोपचे व इंग्लंडचे यशोगान गाण्यास त्यांनी सुरुवात केली पण त्या वैभवाचा परिचय दृष्टीला होत गेला तस तसे त्यांचे डोळे पूर्वीसारखे दिपेण्यात अठराशे एकोणसत्तर साली इंग्लंडमधून सरसयदानी लिहिलेली वर्णनात्मक पत्रे वाचली म्हणजे त्यांच्या डोळ्यांवरची भुरळ मात्र कशी कायम होती ते स्पष्ट दिसून येईल एका पत्रात ते लिहितात हिंदुस्थानात इंग्रज लोक असभ्यप्राणे वागत नाहीत असे मला म्हणावायचे नाही ते आम्हाला पशूनप्रमाणे लेखतात हे पण गैरसमजामुळे त्यांच्या हातून तसे वर्तन घडत असावे आणि त्यांचे आपल्याविषयी जे मत बनले आहे ते फासे चुकीचे आहे असंही म्हणता येणार नाही इंग्रजांची स्तुती करण्याचा माझा मानस नाही पण एकदशीय माणूस मग तो श्रीमंत असो गरीब असो छोटा अगर मोठा व्यापारी सुशिक्षित अशिक्षित कोणीही असो त्याची शिक्षण शिष्टाचार प्रामाणिकपणा वगैरे बाबतीत इंग्रजांशी तुलना केली तर उकड्यावर लोळणारे जनावर आणि सौंदर्यवान माणूस यांच्यात जेवढे साम्य असते तेवढेच या दोघात आहे असे बिनदिक्कत म्हणता येईल हिंदुस्थानच्या लोकांना इंग्रज पशु पश्समजतात ते उगा असे मी रोजच्या रोज जे डोळ्यांनी पाहतो आहे त्याची कल्पना सुद्धा हिंदी रहिवाशाला करता येणार नाही ज्या मनुष्य मात्राच्या ठाई असाव्यात त्या सर्व उत्तमोत्तम ऐहिक आणि आध्यात्मिक गोष्टींची दैन सर्व शक्तिमान युरोपियन माणसाला आणि विशेषता इंग्रज माणसाला दिलिआ आहे युरोपची व इंग्लंडची याहून राज्यस्तुती कोण कशी करणार आपल्या लोकांची निद्रा दूर व्हावी व त्यांना पुढे पाऊल टाकावे या हेतूनही कदाचित त्यांनी इतकी उत्तानविरोधाची भाषा वापरली असल पाश्चात्य शिक्षणाच्या मार्गानेच आपण पावले टाकली पाहिजेत असे त्यांच ठाम मत होते। इंग्रजी शिक्षण घगोमाग नोकऱ्या वृत्ती स्वास्थ्य प्रतिष्ठा मान वगैरे यावायच्यास म्हणून शिक्षण हि एकच धक्क त्यांनी डोळ्यासमोर ठिंदू मध्यम वर्गात उत्पन्न झालिला राष्ट्रवाद हा आपल्या एकाग्रत व्यत्यय आणणारा असे वाटून त्यांनी त्याला विरोध कला पाश्चात्य शिक्षणाच्या शर्यतीत पन्नास वर्षाआधी धावाव्यास लागलेल्या हिंदूंना सरकारवर टीका करण्याचे खेळ खेळाव्यास फुरसत मिळत असेल पण सरसयदांना आपल्या कामासरकारची मदत हवी असल्यामुळे सुरुवातीलाच कार्यनाश करणारे उद्योग ते कसे बरे आरंभतील म्हणून हिंदी राष्ट्र सभेकडे त्यांनी साहजिकच पाठ फिरवली तिकडे सरकार त्यांचे स्वागत करण्यास उत्सुक होतेच सरसयदांचा निर्धार अगदी योग्य होता यात संशय नाही पाश्चात्य शिक्षणा हिंदुस्थानातील मुसलमानांना नव्या राष्ट्रवादाच्या उभारणीच्या कामात भाग घेता आला नसता व शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या व आर्थिकदृष्ट्या अधिक बलिष्ट अशा हिंदूंची री ओढत त्यांना बसावे लागले असते ऐतिहासिक परंपरेन अथवा विचारसरणीने मध्यमवर्गीयांचा राष्ट्रवाद स्वीकारण्याची ऐपत मुसलमानांना आली नव्हती तेव्हा बाह्यातकारी मवा दिसणारे सरसय्यदांचे कार्य नीट क्रांतीच्या मार्गानेच जात होते हिंदूंचा वाढता मध्यमवर्ग युरोपातील उदारमतवाद्यांच्या विचारसरणीचा अंगीकार करीत असता मुसलमान लोक मात्र अद्याप लोकसत्ताविरोधी अशा सरंजामी विचारप्रणालीतच गटांगळ्या खात राहिल होत मूळभर जमीनदार मुसलमानात दिसून इरा नमस्तपणा सरसय्यद यांच्याद्वारा प्रगट होत असपारधंद्यात बरकत यावी आणि पैसा पेरण्यास अधिक विस्तृत अस्षेत्र सरकारची मर्जी फारशीनं दुखावता लाभाव म्हणून हिंदू मध्यमवर्ग देखील नमस्तपणाने स्वागत होता इंग्लिश उदारमताचे पुरस्कर्ते ग्लॅडस्टन ब्राइट वगैरे लोकांना हिंदू राष्ट्रांनी पुढारी आदर्श म्हणून समजत पण मुसलमानांना तसे वाटत नसावे ग्लॅडस्टनने तुर्कस्तानावर व आर्मोनियातील कत्तलीवर कडक टीका केली म्हणून मुसलमानांच्या दृष्टीने तर तो काफीरस ठरला डिझराएलीचे तुर्कस्तानविषयक धोरण जलासे सौम्य होते त्यामुळेच मुसलमानांच्या मनात त्याच्याबद्दल थोडा पक्षपात दिसून येत असावा सर सय्यद अहमद खान यांची भाषणे आज वाचून पाहिली तर आपल्याला मोठे नवल वाटेल अठराशे डिसेंबर डिसेंबरमध्ये त्यांनी लखनौ येथे केलेल्या भाषणात राष्ट्रीय सभेच्या अगदी सौम्य मागण्यांवर सुद्धा ताशेरा झाडलेला आढळून येतो इस्लामी लोकशाहीचे पुरस्कर्ते व प्रतिनिधी म्हणून समजले जाणारे सर सय्यद अहमद खान ज्या तऱ्हेची भाषणे करीत होते तशी भाषणे खुद्द आउच्च्च तालुकदार अथवा आग्रा बिहार व बंगाल येथील जमीनदार सध्याच्या काळात करतील किंवा नाही याची शंका आहे तथापि असली भाषण करणारे सरसंयदे एकटे एकस होते असे मात्र समजण्याचे कारण नाही त्या काळची पुष्कशी काँग्रेसमधील भाषणेसुद्धा आतापासून पाहिली तर विलक्षण भासतात त्या काळच्या हिंदू मुसलमान प्रश्नाचे स्वरूप असे होते की आर्थिक दृष्टीने आक्रमणशील व उदयनमुख अशा मध्यमवर्गाला सरंजामी वृत्तीचा जमीनदार वर्ग विरोध करीत होता हिंदू जमीनदार वर्ग मध्यमवर्गाशी निगडीत झालेला असून मध्यम वर्गाच्या मागण्यांविषयी तो तटस्थ वृत्ती स्वीकारित असे अथवा पुष्कळ वेळा त्यांच्याविषयी तो सहानुभूतीही दाखवी मध्यमवर्गावर त्यांच्या विचारसरणीची छाप पडल्याचे दिसूनही सरकार अर्थातच नेहमीप्रमाणे सरंजमशाहीच्या बाजूला होते उभय जातींमधील कनिष्ठ मध्यमवर्ग व जनता यांचा त्यावेळी राजकारणात प्रवेश सुद्धा झालेला नव्हता सरसय्यद यांचे व्यक्ती महात्म्य मोठे असल्यामुळे हो हिंदी मुसलमान समाजात त्यांचे चांगले वजन पडून अलीगड कॉलेज म्हणजे आपले आशा व आकांक्षा यांचे केंद्रस्थान असते त्या समाजाला वाटू लागले बदलत्या परिस्थितीत एखाद्या कल्पनेतील प्रगती प्रवंता लवकरच नाहीशी होऊन तिचा प्रगतीला उलट अर्था मात्र होऊ लागतो हिंदी प्रागतिक हे अशा प्रकारचे धळढळीत उदाहरण होत काँग्रेसची जुनी परंपरा आम्हीच सांभाळून ठेवली आह तुम्ही आत घुसले नवे लोक उपऱ्यांप्रमाणे आहात असे प्रागतिक आम्हाला वारंवार बजावत असतात त्यांचे म्हणणे सत्य आहे तथापि त्यांना असे उमजेना की जग पालटत आहे काँग्रेसची जुनी परंपरा आजपर्यंतच्या पावसाच्या पाण्याने साफ वाहून गेली असून आता ती केवळ इतिहास रुपाने शिल्लक राहिलेली आहे जी स्थिती प्रागतिकांची तीच स्थिती सरसय्यद यांच्या उपदेशांची त्याचा उच्चा झाला तेव्हा तो योग्य होता व आवश्यकही होता परंतु प्रगतीपर अशा एका जातीचे तो ध्येय बनणे संभवनीय नाही त्यांचे आयुष्य एखाद्या पिढीने वाढले असते तर खुद्द त्यांनीच आपल्या धोरणाची दिशा बदलली असती त्यांनी दिलेल्या संदेशात पालटणाऱ्या परिस्थितीला अनुरूप असे फेरफार दुसऱ्या पुढाऱ्यांनाही करता आले असते परंतु सर सरसयदांची कामगिरी इतकी यशस्वी झाली होती आणि त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात एवढा आदरभाव निर्माण झाला होता की त्यांनी आखून दिलेल्या मार्गात फेरबदल करणे अवघड होऊन बसले शिवाय हिंदी मुसलमानांच्या दुर्दैवाने त्यांना नवा मार्ग दाखवतील हो असे महान लोकही त्यांच्यात पैदा झाले नाही अलीगड कॉलेजने उत्तम कामगिरी बजावली पुष्क लायक अशी माणसंही तयार केली व बुद्धिजीवी वर्गाच्या अभिरुचित पालट घडवून आणला परंतु ज्या सामाजिक चौकटीत त्या विद्यालयाची संस्थापना झाली होती त्या चौकटीच्या बाहेर विद्यालयाचे पाऊल पडले नाही त्याच्यावर सरंजामी मनोवृत्तीची छाप बसलेली होती सरकारी नोकरी हेच तेथे शिकणाऱ्या सर्वसाधारण विद्यार्थ्यांचे ध्येय दे होऊन बसले काही धाडस करावे नभोमंडळात स्वैरभरारा माराव्या अशी त्याला ईर्ष्यास वाटत नसे डेप्युटी कलेक्टरची जागा मिळाली की त्याचे घोडे गंगेत न आले इस्लामच्या कित्येक देशांवर पसरलेल्या लोकशाहीची आपण घटक आहोत या विचारांनी त्याचं जे समाधान होई व या अफाड बंधू समाजांपैकी आपण एक आहो हे जगाला दाखवण्यासाठी तो मोठ्या आयटीने तुर्की फेस टोपी डोक्यावर तिरकी ठेवून हिंडत असे इतर मुसलमानांच्या बरोबरीने खाण्यापिण्याचे आणि नमाज पडण्याचे हक्क त्याला मिळाले की लोकशाहीचे सर्व हक्क आपणास प्राप्त झाले असे समाधान मानून घेऊन हिंदुस्थानात राजकीय लोकसत्ता आहे की नाही याबद्दल तो कधीच फिकिर करत नसे अर्थात ही संकुचित वृत्ती व सरकारी नोकरी नोकरीबद्दल वाटणारा हव्यास या अलीगडच्या अथवा इतर ठिकाणच्या मुसलमान विद्यार्थ्यातच दिसून येतात असे नाही हिंदू विद्यार्थीही या वृत्ती प्रकट होत असतात पुढे परिस्थितीच अशी निर्माण झाली की पुष्कळांना ही चाकरी सोडून बाहेर पडावे लागले सर्व सुशिक्षितांच्या वाट्याला येतील इतके नोकरीचे चत्कोर सरकारजवळ नसल्याकारणाने सुशिक्षितांचे मध्यमवर्गीय स्वरूप नष्ट झाले आणि असले वर्गच्यूत लोकच आज राष्ट्रीय क्रांतिकारक चळवळीचे आधारस्तंभ बनले आहेत सर सय्यदांच्या राजकीय संदेशाचा विपरीत परिणाम थोडाफार नाहीसा होतो न होतो तोच विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अशा घटना घडून आल्या की मुसलमान व अधिक तेजस्वी झालेली राष्ट्रीय चळवळ यांच्यातील दुही वाढवण्यास सरकारला चांगली चवड मिळाली एकोणीशे साली हिंदुस्थानातील असंतोष या पुस्तकात सर व्हॅलेंटाईन चिरोल यांनी असे लिहून ठेवले आहे की ब्रिटीश सत्तेचा बलिष्ठपणा व टिकाऊपणा यांच्याशीच आपले हितसंबंध व आपले आकांक्षा निगडीत झालेल्या आहेत अशा हिंदुस्थानातील एकजात मुसलमानांची खात्री आजच्या घटकेकीपूर्वी कधीही पटलेली नव्हती असे म्हणण्यास कोणताच प्रत्यवाय नाही राजकारणासंबंधी भविष्य करणे मोठे धोक्याचे असते कारण व्हॅलेंटाईन चिरोलनी वरील विधान केल्यानंतर पाच वर्षांचा काळ लोटण्याच्या आतच मुसलमानातील बुद्धिजीवी लोक आपल्या भोवतालचे कुंपण मोडून काँग्रेसच्या निशाणाखाली येऊन राहण्याचा विचार करू लागले होते त्यानंतरच्या आणखी पाच वर्षांच्या अवधीत मुसलमान काँग्रेसपेक्षाही जहाल बनले व काँग्रेसला सडाऊ कार्यक्रमाचे धडे देण्यास त्यांनी सुरुवात केली परंतु या दहा वर्षांच्या काळात फारच उडाढारी झाल्या आणि महायुद्धामुळे सर्व जगाचा सांगाडा खिळखिळा होऊन गेला तथापि सर यांनी दिलेला निर्णय योग्यच होता असे वरवर पाहणाऱ्याला वाटेल कारण आगा खान हे मुसलमानांचे पुढारी म्हणून मिरवू लागले होते आगाळ खान स्वतः मध्यवर्गाच पुढारी मुळीच नसताही हे स्थान त्यांना प्राप्त करून घेता आले यावरून मुसलमान समाजात सरंजामदारी परंपरेचा प्रभाव अद्याप टिकून होता ही गोष्ट सिद्ध होण्यासारखी आह ब्रिटनमधील अधिकारी वर्गाशी त्यांचे फार गरोबरचे संबंध असल्यामुळे ब्रिटिशांना त प्रिय वाटावे यात नवल नाही अनेक संस्कृती तीर्थात त्यांनी निरंजन केलेले होते त्यांची वास्तव्य बहुदा युरोपमध्येच असे श्रीमान इंग्रज जमीनदाराप्रमाणे खेळ वगैरे करमणुकीत त्यांचा वेळ जाई जातीय प्रश्नाबाबत त्यांची मते, प्रश्ना मते सुद्धा संकुचित नव्हती मुसलमानांचे ते पुढारी झाले याचा अर्थ असा की मुसलमान जमीनदार वर्ग व उदयनमुख मध्यमवर्ग हे इतप्पर सरकारच्या गोट्यात सामील व्हावयास उत्सुक बनले होते या मुख्य ध्येयाचा सा उत्कर्ष साधावा म्हणून वस्तुता दुय्यम दर्जाच्या जातीय प्रश्नावर विशेष भर देण्यात येऊ लागला बंगालच्या पाळणीमुळे उत्पन्न झालेल्या राजकीय परिस्थितीचा विचार मुसलमानांच्या हितसंबंधाच्या दृष्टीने करून हिंदूंना राजकीय हक्क दिले तर राजकारणात बहुसंख्य हिंदू होतील व त्यामुळे ब्रिटिश साम्राज्याला व त्याचप्रमाणे अल्पसंख्य व निसंश राजनिष्ठ अशा मुसलमान समाजाला धोका येण्याचा संभव आहे ही गोष्ट आगाखानांनी त्यावेळीच्या व्हाईसराईच्या नजर आणून दिली असं सर व्हॅलेंटाईन जिरोलनी म्हटलं आहे. अशा प्रकार ब्रिटिश सरकारशी मुसलमानांचंगरमत झाल्याच वर कर्णी दिसत असल तरी आतून निराळाच बनाव बनत होता नवोदित मध्यमवर्गीय मुसलमानांना सद्यस्थिती जाचक वाटू लागली होती व राष्ट्रीय चळवळीकडे तिकाधिक प्रमाणात खेचले जात होते ही गोष्ट खुद्द आगाखान यांच्याही लक्षात येऊन चुकली होती व त्यांनी आपल्या सभाअनुरुप ब्रिटिश सरकारला बजावूनही ठेवले होते लढाई सुरू होण्यापूर्वी पुष्कळ दिवस एकोणीशे सालच्या जानेवारीत एडिमबरो रिव्ह्यूमध्ये लिहिलेल्या एका लेखात हिंदू मुसलमानात फूट पाडण्याच धोरण सोडून देऊन हिंदू व मुसलमान तरुणांमधील जहाल राष्ट्रीय पायबंद घालण्यासाठी दोन्ही जातीतील नेमस्थ लोकांना सरकारने एक ठाय करावे असा सल्ला त्यांनी सरकारला दिल्याच आढळत यावरून मुसलमानांच्या जातीय हितसंबंधाचे रक्षण करण्यापक्षा हिंदुस्थानात राजकीय परिवर्तन घडू नय या दृष्टीनच धडपड सुरु होती हिउड दिसत परंतु आगाखान काहीही बोलल अथवा ब्रिटिश सरकारनं काहीही कल तरी राष्ट्रवादाकड़ मध्यमवर्गातील मुसलमानांची पावले वळावी हि क्रमप्राप्त झाल होत महायुद्धामुळे ही क्रमप्राप्त गोष्ट अधिकच स्वरीने सिद्ध झाली आघाडींवर नवे नवे पुढारी चमकू लागल्याबरोबर आगाळखानांची प्रवाह नष्ट होत चालली अलीगड कॉलेजचेही स्वरूप पालटले नव्या राजकीय पुढाऱ्यांपैकी अत्यंत प्रभावशाली असे दोघेही अलिबंधू अलीगडचेच विद्यार्थी होते डॉक्टर अन्सारी मौलाना अबुल कलाम आझाद वगैरे अनेक मध्यमवर्गीय पुढारी मुसलमानांच्या राजकारणात लक्ष घालू लागले श्रीयुत जीना हेही सौम्याचा भाग घेत असत गांधीजींनी जिनांव्यतिरिक्त सर्व मुसलमान पुढाऱ्यांना असहकाराच्या चळवळीकड खेचून ने व एकोणीशे एकोणीस ते तेवीस पर्यंतच्या चळवळीत या पुढाऱ्यांनी चांगली कामगिरी बजावली तजनंतर मात्र पिछेहाटीला सुरुवात झाली हिंदू व मुसलमान जातीतील जातीनिष्ठ आणि मागासल घटक पुन्हा पुढे सरसावले त्यांची प्रगती फार सावकाशपण अव्याहतपणे होत होती जातीविरोधाने पे घाला असल्यामुळे हिंदू महासभेला याचवेळी पहिल्याप्रकरण थोडमहत्व प्राप्त झाले तथापि राजकारणात तिची छाप काँग्रेसवर फारशी पडली नाही गवावलेली प्रतिष्ठा पुन्हा मिळवण्याच्या कामी मुसलमान जातीय संस्थांना हिंदू महासभेपेक्षा अधिक यश प्राप्त झाले तरीही मुसलमान पुढाऱ्यांचा एक प्रबळ असा गट काँग्रेसला चिकटून राहिला होता राजकीयदृष्ट्या निखालसपणे परागतिक अशा जातीनिष्ठ पुढाऱ्यांना ब्रिटिश सरकारने उत्तेजन दिले या लोकांना यश मिळालेले पाहून हिंदू महासभाही परागतीच्या बाबतीत त्यांच्याशी स्पर्धा करू लागली अशाने तरी सरकार कृपावंत होईल अशी तिला आशा वाटत होती महासभेतील जहाल लोकांची हकालपटी झाली अथवा ते आपण होऊनच हिंदू महासभेला सोडून गेले आणि हिंदू महासभा वरिष्ठ मध्यम वर्गांची व विशेषतः सावकरांची व वा पेढीवाल्यांची कैवारी बनली दोन्ही बाजूंच्या जा जातीनिष्ठ कार्यकर्त्यांचा लढा मध्यम वर्गाला मिळणाऱ्या नोकऱ्यांसाठीच चालू होता व सर्वांना पुरतील इतक्या नोकऱ्या नसल्यामुळे हिंदू मुसलमान जातीनिष्ठांमधे हमरीतुंबरी सुरू होती विद्यमान नोकऱ्या स्वतःच्या हाती असल्यामुळे हिंदू बचावाच्या धोरणानंतर अधिकाधिक नोकऱ्या मिळाव्या म्हणून मुसलमान चढाईच्या धोरणान लढत होत नोकऱ्यांसाठी सुरु असलख्खा या लढ्याच्या मागी एक बराच महत्वाचा कल असु होता त्याच स्वरूप तंतोतंत जातीनिष्ठ असे नसल तरी जातीय प्रश्नावर त्याचा परिणाम झाल्यापासून राहिला नाही एकंदरीन पाहता पंजाब सिंध आणि बंगालमध शहरात राहणाऱ्या सदन व सावकार लोकांत हिंदूंचा भरणा होता त्या प्रांतातील मुसमान गरीब व कर्जबाजारी असून ते शेतकरी काम करीत त्यांच्यामध्ये उत्पन्न होणारे कलहबहुधा आर्थिक स्वरूपाचे असले तरी त्याला जातीय स्वरूप देण्यात येत असे अलीकडच्या काही महिन्यात शेतकरी कर्जाचा बोर्जा कमी व्हावा म्हणून जे ठराव निरनिळा प्रांतातून आलेले आहेत त्यावर झालेल्या चर्चेत एक गोष्ट प्रामुख्याने दिसून येते ती अशी की हिंदू महासभेच्या प्रतिनिधींनी असल्या प्रकारच्या कायद्यांना नेहमीच विरोध केलेला असून सावकरांच्या वतीनेच ते तरबदारी करीत असलेले दिसतात मुसलमानांच्या जातीनिष्ठेवर टीका करून आपली राष्ट्रभक्ती मात्र शंकातीत आहे असे, हिंदू महासभा मोठ्या आग्राने प्रतिपादित असते मुसलमानांच्या जातीय संस्थांची जातीनिष्ठा कळजाला पोचली आहे ही गोष्ट तर स्पष्ट दिसत आहे हिंदू महासभेच्या जातीनिष्ठा इतक्या उघडपणे दिसून येत नाही तिच्यावर राष्ट्रवादाच्या मुराम्याचा हात चढवलेला असतो परंतु खऱ्या राष्ट्रहिताच्या व लोकसत्ताक स्वरुपाच्या मागणीचा तेजाबाचा हात लागून वरिष्ठ वर्गीय हिंदूंच्या धोका पोचणार असा प्रसंग उत्पन्न झाला की हा राष्ट्रीयत्वाचा मुलामा उडून जातो ज्या ज्या वेळी असा प्रसंग आला त्यावेळी महासभा कसाला उतरत नाही अस सिद्ध झालिल्पसंख्याकांच्या वारंवार जाहीर झालखा मतांची परवान न करता सिंध प्रांताचं विभक्तीकरण होऊ नय असा हट्ट हिंदू महासभनिधार होता तथापि हिंदू व मुसलमान जातीनिष्ठांच्या अराष्ट्रीयत्वाचदी नागव प्रदर्शन मंडलाकार परिषद झाल अगदी कट्टर जातिनिष्ठ मुसलमानांची नेमणूक करण्याचे धोरण सरकारने ठेवले होते आगा खान व त्यांचे साथीदार यांचे लॉर्ड लॉईड यांच्या कंपूबरोबर जे काही मेतकूट जमले थे ते औरच तेवढ्यावर वागले नाही म्हणूनच की काय एक पाऊल पुढे जाऊन युरोपियन असोसिएशन वगैरे संस्थांच्या प्रतिनिधींशीही त्यांनी संगरमत केले ही घटना के मात्र फारच खेदजनक होती कारण हिंदुस्थानात राहून हिंदी स्वातंत्र्याचे कट्टेवेरी कोणी असतील तर युरोपियन असोसिएशनचे लोक आगाखान कंपूच्या तोडीसतोड म्हणून ब्रिटिशांच्या हितास पोषक व जनतेच्या स्वातंत्र्यास विघातक अशा हरतर्च्या संरक्षक बंधनांची मागणी हिंदू महासभेनेही पुढे टाकली व ब्रिटिश सरकारबरोबर सहकार्य करण्यासाठी मुसलमानांबरोबर त्यांची अहमहमिका सुरू त्यामुळे फलप्राप्ती झाली नाहीच पण स्वतःची नाचक्की आणि राष्ट्राचा विश्वासघात मात्र त्यांनी केला मुसलमान जातीनिष्ठ काही आव राखून तरी बोलले पण हिंदू पुढाऱ्यांनी त्याची सुद्धा परवा केली नाही दोन्ही बाजूंचे जातीय पुढारी संख्येने अल्प अशा वरिष्ठ वर्गीय प्रगतीविरोधी गटांचे प्रतिनिधी असून जनतेच्या धार्मिक श्रद्धेचा उपयोग ते आपले हित साधावे म्हणून करून घेत असतात ही गोष्ट ध्यानात धान्यासारखी आह आर्थिक प्रश्न आल की ते दडपून टाकावायचे किंवा त्यांना बदल द्यावायचे असे प्रयत्न दोन्ही जातींच्या पुढाऱ्यांकडून होत असतात हे प्रश्न दडपून टाकणे इतर प्रशक्य नाही असा काळ लवकरच आणि मग आगाखानांनी वीस वर्षांपूर्वी सरकारला जो उपदेश केला होता त्याचेच प्रतिध्वनी दोन्ही जातींचे पुढारी काढू लागतील याविषयी शंकास नको तो प्रकार काही अंशी आता सुरू झालेला दिसत आहे कारण हिंदू मुसलमानांच्या फुडाऱ्यांनी लोकांसमक्ष किती दगडपेट केली तरी मध्यवर्ती कायदेमंडळात तडपशाहीचे कायदे पास करण्यासाठी दोघेही सरकारला हातभार लावत असतात ओटावा कराराच्या ताटाभोवती तर हे तिन्ही अगदी मांडीला मांडी लावून बसले होते इकडे हुजूर पक्षातील कट्टर लोकांशी आगाखानांच रहस्य चालूच आह एकोणीशे चौतीस ऑक्टोबरमध्ये झालिखा ब्रिटिश नेव्ही लीगच्या खाण्याच्या वेळी आगाखान हि सन्मान पाहुणे म्हणून व लॉर्ड लॉईड हे अध्यक्ष म्हणून हजर होते। ब्रिटिश आरमार वाढवण्यात याव या लॉर्ड लॉईड यांच्या ब्रिस्टर येथील हुजूर परिषदेतील सूचनेला आगाखानांनी मुक्तकंठाने पाठिंबा दिला ब्रिटिश आरमार वाढाव याची काळजी खुद्द बाळविनपक्षा आगाखानातच अधिक लागल नंतर एकाच महिन्यात म्हणजे एकोणीसशे चौतीसच्या नोव्हेंबरमध्ये अशी बातमी आली की लंडन लंडनमध्ये मुसलमान प्रजा व ब्रिटिश तख्त यांची मैत्री चिरकाळ टिकावी म्हणून एक चित्रपट खाजगीरित्या दाखवण्यात येत आहे त्याप्रसंगी सन्माननीय पाहुणे म्हणून आगाखान व लॉर्ड लॉइड ही दुक्कल हजेर होती साम्राज्यातील घडामोडीत आगाखान आणि लॉर्ड लॉईड यांची जोडी आपल्या इकडच्या सप्रू आणि जयकर या जोडीप्रमाणे अभयध झालेली दिसत या दोघांची अशा प्रकारे मेदकूट जमली असून देखील हिंदुस्तानला फार मोठ्या सुधारणांचा हप्ता दिला म्हणून अधिकारूढ हुजूर पक्षावर लॉर्ड लॉयल यांनी निर्दयपणेसारखी टीका चालू ठेवलीच होती अलीकडे मुसलमान जातीनिष्ठ पुढाऱ्यांच्या भाषणातून व वर्तमानपत्रातील मुलाखतीतून एक निराळा ध्वनी उमटू लागला आहा त्याला विशेष महत्व नसले तरी सर्वच लोकांना तसे वाटणार नाही त्यावरुन जातीनिष्ठ भावनांचा कल समजून येण्यासारखा आहे या नवीन कल्पनांना प्रसिद्धी ही बरीच मिळत असते मुसलमान राष्ट्र मुसलमान संस्कृती हिंदू व मुसलमान संस्कृतीतील चिरस्थायी भ्द वगैरे विशेष भर देतो यावरून सिद्धांत असा कडावायचा असतो की या दोन संस्कृतीत सलोका रहावा व त्यांच्यामधनीच असे प्रकार उत्पन्न होऊ नय म्हणून ब्रिटिश सत्ता हिंदुस्थानात राहण आवश्यक आह काही हिंदू जातीनिष्ठ पुढाऱ्यांची विचार तंतोतंत अशाच धर्तीची आह फरक इतकाच के आपण बहुसंख्य असल्यामुळे आपलीच संस्कृती अखेर मात करणार अशी त्यांच्या मनाला आतून आशा वाटत असते हिंदू आणि मुसलमान संस्कृती आणि मुसलमान राष्ट्र हे शब्द उच्चारले की इतिहासाची केवढी परंपरा आणि वर्तमान व भविष्यकाळासंबंधीचा केवढा तरी चित्रपट डोळ्यापुढे उभा राहतो हिंदुस्थानात पाकिस्तान म्हणजे राष्ट्रांतर्गत राष्ट्र स्थापावायचे आणि ते सुद्धा एक संघ नव्हे तर विखुरलेले व अनिश्वित असे राजकीयदृष्ट्या वेडगळपणाची आणि आर्थिकदृष्ट्या अचाट अशी ही कल्पना आहे तथापि कल्पना टाकावू असली तरी तिच्यामुळे अंतस्त मनोवृत्ती समजण्यास मदत होते अशी स्वतंत्र आणि फुटीर राष्ट्रे मध्ययुगात आढळून येत असत जातीनिष्ठांच्या कल्पनेने वसवलेले हे मुसलमान राष्ट्र खरे राष्ट्र न राहता फक्त धर्माने एकत्र जखडलेला देश समुदाय असा त्याचा अर्थ होईल त्यांची इच्छा अशी दिसते की आधुनिक पद्धतीची राष्ट्रे असताच उपयोगी नाही आधुनिक संस्कृतीला कचऱ्यांची पेटी दाखवून फिरून मध्ययुगात प्रवेश करावा असा त्यांच्या म्हणण्यातील तात्पर्यावा अशा राष्ट्रासाठी नियंता म्हणून साहजिकच एक अरेराव तरी हवा अगर परकीय सरकार तरी हवे म्हणजे हा एक केवळ साबणी भावनांचा किल्ला उभा करण्यात आलेला असून आर्थिक प्रश्नांच्या धकाधकीतून आसरा घेण्यासाठी तो फार उपयुक्त ठरणार आहे भावनावेगात तर्कशास्त्रसुद्धा वाहत जाते हेच खरे पण भावनांची उपेक्षा करुनही चालणार नाही मुसलमान राष्ट्र ही मात्र केवळ एक टूमच आहे वृत्तपत्रांनी गाजावाजा केला नसता तर लोकांच्या कानी शब्द का हे शब्द पोचले देखील नसते या कल्पनेवर काही व्यक्तींचा दृढ विश्वास असला तरी वास्तविक जगाच्या स्पर्शाबरोबर हे कल्पनांचे धुके वितळून जाईल हिंदू मुसलमान संस्कृतीच्या कल्पनांचेही असेच होणार राष्ट्रा राष्ट्रातील संस्कृतीमधील भिन्नभाव नष्ट होत असून सांस्कृतिकदृष्ट्या जग हे एकसंग देहाप्रमाणे होत आहे भाषा रीतीरिवाज विचारसरणी वगैरे राष्ट्राचा खास वारसा राष्ट्रापाशी बराच काळपर्यंत राहील परंतु यंत्रशक्तीच्या व विज्ञानाच्या सहाय्याने व बातम्या नभोवाणी चित्रपट वगैरेद्वारे सर्व राष्ट्रे अधिकाधिक एकरूप होत जातील संलग्न होण्याची ही प्रवृत्ती क्रमप्राप्त आहे व ती कोणीही अटकावू शकणार नाही वज्राघात होऊन आधुनिक संस्कृतीच्या ठिकड्या उडाल्या तर गोष्ट वेगळी हिंदू व मुसलमान यांच्यामधील तत्वज्ञानाची परंपरा भिन्न असली तरी आजच्या शास्त्रीय व औद्योगिक काळातील दृष्टीकोनाशी तुलना करून पाहिली म्हणजे या दोन तत्वज्ञानांमधील भेद फार मोठा आहे असे वाटत नाही हिंदुस्थानात खरे रन हिंदू व मुसलमान संस्कृती यांच्यामध माजल नसून या दोन्ही संस्कृती व त्या दोनपासून अत्यंत भिन्न असणारी जी आधुनिक संस्कृती त्यांच्यामध माजल आह मुसलमान संस्कृतीचे जतन करण्याची तळमज लागली अस्वि त्यांनी हिंदू संस्कृतीकडे बहिचकित मुद्रेने पाहण्याची जरुरी नाही त्यांनी पश्चिमेकडून आलेल्या रावणाचा प्रतिकार करण्याची तयारी ठेवावी आधुनिक संस्कृतीची मुसंडी थोफविण्याचे कितीही प्रयत्न हिंदू व मुसलमान संस्कृती यांच्या अभिमान्यांनी केले तरी ते फसणार याविषयी मला तरी ती मात्र शंका नाही आणि असले प्रयत्न निष्फळ ठरले तर मला त्याबद्दल वाईटही वाटावायचं नाही जेव्हा या देशात आगगाडी आली तेव्हाच कोणती संस्कृती आपण स्वीकारणार ते ठरून गेले त्याची आपल्यास दाद नसेल ती संस्कृती स्वीकारावी अशी आपल्यास इच्छाही नसेल ते वेळे आणि सरसंयदांनी अलीगड विद्यालय स्थापन केले तेव्हाच हिंदी मुसलमानांचे भवितव्य निश्चित झाले खरे बोलावायचे तर आवड निर पाहत बसायला आपल्याला फुरसतच नव्हती बुडणाऱ्या माणसाने सापडेल त्याचा आधार घ्यावा त्यावेळी आवड कसली आणि निवड कसली पण मुसलमान संस्कृती म्हणजे तरी काय अरब पर्शियन व तुर्क लोकांनी गाजवलेल्या पराक्रमांची स्मृती की भाषा की कला आणि संगीत की रीती आधुनिक मुसलमानी कला अथवा आधुनिक मुसलमानी संगीत असा शब्द प्रयोग कधी कोणी केल्या माझ्या ऐकव्यात के नाही येथील मुसलमानांच्या विचारसरणीवर अरबी व पर्शियन भाषांच्याद्वारा पुष्कळसंस्कार झाले पण पर्शियन भाषेची जी छाप हिंदुस्थानावर पडली ती धार्मिक स्वरूपाची नव्हती पर्शियन भाषा पर्शियन चालीरीती वगैरे गोष्टी हजारो वर्ष इकडे झिडपून येत होत्या व उत्तर हिंदुस्थानातील सगळ्या भूमीत त्या खोलपर्यंत मोडल्या होत्या पाश्चात्यशात फ्रान्सची जी योग्यता तीच पौरात्य देशात पारशी याची तेथील भाषा व संस्कृती यांचे किरण बहुतालच्या सर्व देशात फाकत असून हा संस्कृतीचा ठेवा सर्व हिंदुस्तानला मौल्यवान वाटावा असाच आहे निरनिराळ्या इस्लामी वंशांनी व देशांनी जी महान कृती केली त्यांच्याविषयी वाटणाऱ्या अभिमानाचा बंद मात्र सर्वात चिवट असा असणार पण तुमच्या भिन्न भिन्न वंशांचा महनीय इतिहास विसरून जा असे मुसलमानांना कोणीच सांगत नाही त्याविषयीची स्मृती पल्लवीत रहावी अशी जर मुसलमानाची इच्छा असेल तर त्या इतिहासाचे विस्मरण पडण्यास कोण समर्थ होईल वास्तविक पाहता आपण सर्व आशियातील लोक युरोपच्या वर्चस्वाला हरणून पाडण्यासाठी एक होप आणणारे म्हणून मुसलमानांच्या गतपराक्रमाचा ठेवा हा आपण सर्वांचाच मालकीचा आहे असे आपण मानले पाहिजे अरब आणि स्पॅनिश लोकांच्या युद्धांचा अथवा धर्मयुद्धांचा इतिहास वाचू लागले की माझ्या मनात नेहमीच अरबांविषयी पक्षपात उत्पन्न होतो निपक्षपाती धोरण ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आशियातील लोकांचा प्रश्न आला की माझी पक्षपातीवृत्ती उचल खाल्ल्याशिवाय राहत नाही मुसलमान संस्कृती ही काय चीज आहे ते समजून घेण्याचा मी बराच प्रयत्न केला पण मला त्याचा मुळीच काही उलगडा झालेला नाही उत्तर हिंदुस्थानातील मध्यमवर्गांपैकी मुडभर मुसलमान आणि हिंदू लोकांवर पर्शियन भाषा आणि रीतीरिवाज यांचा पगडा बसलेला आढळतो जनतेकडे पहाव्हे तर फार लांब नाही फार आकूड नाही असा एक विशिष्ट पायजमा विशिष्टतर्ने कापलेल्या मिशा मुच नक अपल्ली दाढ़ी एक प्रकार का घरा हिच का मुसलमान संस्कृति की लक्ष्यभा खरे मजे हिभ सुधा शहर विशेष कर आड़ता पी विलाया मुसलमान शक्री आमकारी हिन्दी बंधवानपेक्षा मुस निरासत नहीं मुसलमानी पांडरपेक्षा लोकान सुध्धा दाड़ीच प्रस्त उ नहीं तथापि अलीगढ़ लोकान तुर्की फेस टोपीअ अद्यापी भूषण वाट मुसलमान स्त्री मध प्रसार होता आ वह पड़ व पडद्यातूनही त्यांच पाऊल हलक पडू लागल आह दाढी मिशा शेंड्या वग्रि गोष्टी मला आवडत नाहीत पण अभिरुचीबद्दल माझ नियम दुसऱ्यावर लादण्याचा मला काय अधिकार परंतु काबूलमधील नागरिकांच्या दाड्या सफा उतरवण्यास अमानउल्ला सुरुवात कल्ली पाहून मला फार आनंद वाटला होता हि कबूल कलि पाहिजे सदोदित मागमोरडून पाहणाऱ्या व निष्ठून झालख्या गोष्टी पकडून ठण्यासाठी सदोदित धडपड करणाऱ्या हिंदू मुसलमानांच दृश्य मोठे करुणाजनक आह गतकालाचा उच्छेद करावा अथवा त्याला जलसमाधी द्यावी असे मी म्हणत नाही खरोखर सुंदर अशा अनेक गोष्टींनी आपला इतिहास अलंकृत झालेला आहे आणि त्या गोष्टी टिकवूनही राहतील हे निःसंशय पण तसल्या सुंदर वस्तू रक्षण करण्यासाठी या पुराणप्रिय व्यक्तींची धडपड चालू नसून केवळ निर्माल्यवळ आणि क्वचित प्रसंगी अहितकर अशा गोष्टींचे जतन करण्याचाच ते प्रयत्न करीत असतात अलीकडच्या काही वर्षात मुसलमानांना चांगलेच धक्के मिळाले असून त्यांनी हृदयाशी घट्ट धरून ठेवलेल्या मूर्ती छिन्नविछिन्न झाल्या आहेत इस्लामी राष्ट्रांपैकी अत्यंत पुढारल् असे राष्ट्र जे तुर्कस्तान त्याने खिलापतीचा काशा गुंडाळला इतकेच नव्हे तर धर्मापासून एक एक हात ते दूर सरकत आहे आणि इकडे एकोणीशेवीस साली खिलापतीसाठी आम्ही केवढ़ पाणीपत केल तुर्कस्तानच्या राज्यघटनेतुर्कस्तान हे मुसलमान राष्ट्र आहे असे शब्द घालण्यात आलेले असले तरी त्याचे स्पष्टीकरण करताना एकोणीसशे साली केमाल पाशाने स्वच्छ बजावले की हे शब्द तडजोडीच्या स्वरुपाचे असून अनुकूल काल येत्या क्षणीच त्यावर हरताळ फास हा संकल्प त्यान पुडे तड़सही नेला अशी माझी कल्पना आह इजिप्त जरा सावधगिरीन पण त्याच चालले आहे। तेथे तिथ धर्माशी काही एक संबंध ठलि नाही तोच प्रकार अरबी राष्ट्रांचा खुद्द अरबस्तान मात्र मागासला असल्यामुळे तिथ जरा निराळी परिस्थिती आहालामपूर्वीच्या काळात नांदत असली संस्कृती डोळ्यांसमोर ठिया आपला मार्ग आक्रमित आह एवज जिकडे तिकडे धर्माला ओहोटी लागली असून राष्ट्रवादाचा लाटा उचंबळत आहेत आणि त्या लाटांच्या पोटी नव्या आर्थिक व वा सामाजिक वादांची खळबळसर झालेली दिसत आहे मुसलमान राष्ट्र आणि मुसलमान संस्कृती यांची गत काय होणार बावी काळात ब्रिटिश निशाणाखाली फक्त उत्तर हिंदुस्थानातच या दुर्मिळचीसा कायम राहणार आहेत की काय राजकारणात गुंफत गेलेल्या प्रश्नांकडे अधिकाधिक अजिक व्यापक दृष्टीने पाहणे म्हणजेच प्रगती असा जर प्रगतीचा अर्थ असेल तर जातीनिष्ठांचे व सरकारचे आतापर्यंतचे वर्तन चालून बुजून आणि अव्याहतपणे प्रगतीविरोधी राहिलेले आहे कारण दृष्टी व्यापक न होता ती अधिकाधिक संकुचित व्हावी असेच प्रयत्न त्यांनी आतापर्यंत केले नाहीत काय